महाराज म्हणता दृश्य रूपणाने तुम्हाला दिसो का द्रष्टा होऊन असो म्हणजे कारण अस्तित्व आहे ना अस्तित्वची सिद्धी होत असल्या कारणाने अस्तित्व द्रष्ट्याच आहे म्हणून द्रष्टा म्हणून तो असो का दृश्य म्हणून दिसो हम्म दृश्य रूप म्हणून दिसत असतानाही द्रष्टा म्हणून आपल्या अंगाने राहत असतानाही परी दुसरा प्रतिती का सु प्रत असतानाही आत्मा त्याहून अतीत आहे तो आपल्या रूपाने आहे अव्यवहार्य रूपात आहे परिपूर्ण रूपात आहे आता दृश्य रूपाने तुम्हाला दिसो द्रष्टा होऊन म्हणून आपल्या स्वतःच्या अंगाने असो परंतु त्या एकंदर स्वरूपाचा जी गोष्ट सांगितली ती तिथे संभवत आणि चढणं संभवत नाही आविर्भाव संभवत नाही जर कळलं असेल तर त्याच्या बाजूची दुसरी बाजू महाराजांनी सांगितले न तुटेल ते पण समजलं पाहिजे जरी इथे एकच पद आलं तरी दुसरं पद आपण त्यात आध्यारूत कि त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अधिकपणा होत नाही त्या स्वरूपाच्या ठिकाणी न्यूनपणा होत नाही काल सांगितल्याप्रमाणे त्या पूर्णातून पूर्ण वजा काढलं तरी उर्वरित राहणार पूर्णच राहत म्हणून पूर्णत्वाचा जो आम्ही काल सांगितलेला सिद्धांत इथे मिळवणी करून सांगतात त्यामध्ये अधिकपणा नाही त्यामध्ये उणेपणा नाही त्या मध्ये कुणी उत्पन्न करण्याची आवश्यकता नाही स्वतः कुणी सिद्ध करण्याची आवश्यकता नाही अंगाना अस्तित्व आहे ते असे बदल होणार नाही कारण त्याच्या विना दुसरा पदार्थने हा आमचा सिद्धांत मुख्य जो ठरला तो सिद्धांत कायम आहे म्हणून काल सांगितलेला पूर्णत्वाचा सिद्धांत या एक दृष्टांताच्या द्वारे पूर्व पक्षाने विचारलेल्या शंकेच समाधान करून प्रश्न प्रतिवचनात्मक रूपाने शेवटी तोच सिद्धांत सांगतात की आत्मा अंगाने परिपूर्ण असल्यामुळे त्या परिपूर्ण आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य व्यवहार घडो दृश्य द्रष्टा व्यवहार तिथे असो तो पुन्हा विलयाला जावो त्याहून आत्मा तिन्ही अवस्थेमध्ये त्याहून अतीत आहे मग तुम्हाला तो मध्यंतरीच्या काळामध्ये दृश्य म्हणून दिसो द्रष्टा म्हणून असो तरी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना चढण ना उतरण ना विकास ना संकोच या दोन्ही भावाहून अतीत आपल्या अंगाने परिपूर्ण रूपाने आहे आणि त्या सत्तेमध्ये दुसरा कोणताही पदार्थ नाही हाच पुन्हा परिपूर्णतेचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात व्यवहार दशेमध्ये आत्मा दृष्टी होऊन दिसतो व्यवहार दशेमध्ये आणि तुमची व्यवहार दशा जर संपली तर तो आपल्या अंगाने परंतु उलट असाय तुमच्या व्यवहार दशेमध्ये एवढा मोठा व्यवहार घडून भलत्या रूपाने तुमच्या पुढे दिसून जर त्याच स्वरूप बिघडत नाही तो त्याहून आतीतच ता असतो तर सगळं विलयाला गेल्यावर अतिथी एकताराच वेगळं सांगायचं कारण परंतु हा जो दृश्य दृष्टीपणाचा व्यवहार आहे त्या व्यवहारात दुसरं काही पदार्थ असेल काय तर दुसरं काही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही कारण कारण वस्तुत नाही मिथ्या हे या शब्दाचा अर्थ वस्तुत नाही तो पदार्थ भासतो म्हणून मिथ्या असण्याचं लक्षात ठेवायचं आता असं लक्षात ठेवायचं कि ज्या अर्थी द्रष्टा दृश्य हा व्यवहार आपल्याला आणि भासतो आणि परमात्मा ज्ञाने सांगतात म्हणजेच आत्मा परिपूर्ण आहे नाही हा व्यवहार नाही द्रष्टा दृश्य दर्शनी त्रिपुटी नाही काही नाही असा त्याच अर्थाने आत्मा परिपूर्ण आपल्या अंगाने आहे तो आहे मिथ्या पदार्थाचा बाद झाला तरी सुद्धा अंगाने परिपूर्ण वस्तू उर्वरित राहत असते आणि त्या परिपूर्ण वस्तू मध्ये अशांतीचं कारण राहत नाही हे कायद्याला काय आहे हा आहे शांती मंत्र तीन वेळा लिहिले तिथे शांती शांती शांती ही का अशांतीचे कारण सदाचे संपले म्हणून अशांतीचं कारणच नाही तर राहील ते शांतीच राहणार म्हणून इथे परिपूर्ण शांती आहे अपूर्णते मध्ये शांती नाही हाच पुन्हा परिपूर्णतेचा सिद्धांत ज्ञानेश्वर इथे सांगतात याचा विशेष खुलासा पुढे केलाय गोरधारी ठरल श्री ज्ञानदेव तुकाराम साखरे महाराज गंगा परी किंवा परब्रह्म दृष्टीने जर आपण पाहू लागलो तर त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मात्र ते व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विशेष नाही अगदी आपल्याला सवयीच लागलेले विशेष ऐकायचे म्हणून सांगायचे ठरले तर सच के आनंद आदोय या व्यतिरिक्त काहीही ऐश्वर्याने त्याच्या ठिकाणी कोणताही विशेष नाही विशेष हा सगळीकडे भाव आहे तो धर्म धर्मी भाव या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही अन्यत्र सगळीकडे लक्ष लक्षण भाव आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाही हाच या आत्मस्वरूपाचा विशेष आहे सांगण्यासाठी निर्विशेष स्वरूप सांगण्यासाठी त्याच अद्वय स्वरूप एक जिनसे अखंड परिपूर्ण रूप सांगण्यासाठी काही दृष्टांत दिले आहेत दृष्टांत आहे गंगा ही प्रवाह रूपाने अशी गतीशील असो किंवा ती सिंधु रूपाला प्राप्त होल्याला गुरुजींच्या परिभाषेत सांगितलं होतं कि तो समुद्र आणि ती नदी असा जरी वाकप्रचार पुल्लिंगी स्त्रिलिंगी होत असला <coughs> तरी त्या समुद्रात हात घातल्याने शेंडी लागत नाही <coughs> किंवा नदीत हात घालून बाहेर काढला म्हणून अंबाडा लागत नाही पण एकंदर पाणी रूप जे आहे ते मात्र समान आहे जलत्व सगळीकडे समान आहे वाकप्रचार तो तुम्ही स्त्रीलिंग पुलिंग करा आणखीन कोणत्या रूपाने करा किंवा त्याची बहिरंग जी रूप दिसतात ती अशी दिसतात कि एक पाणी प्रवाह रूपाने चाललेलं आहे आणि एक पाणी स्थिरतेला पावलेला आहे किंवा पाण्याचं नाव नदी आणि स्थिर पाण्याचं नाव समुद्र असं असल्या कारणाने इतकंच नव्हे तर वाहत पाणी जर समुद्रात असलं तर त्याचं नाव सुद्धा गंगा आहे कारण काय संचले ते गंगे रूप जाण त्याने महाराजाने असं दिले की गंगा समुद्रात गेल्यावरही काही काळ असे वेगाने जात असते कारण मागचा वेग <coughs> तो एकदम थांबत नाही काही वेळ चालतो आपण सुद्धा बघा ना एखादी रेषा ओढून ठेवा की त्या रेषेपर्यंत आपल्याला धावत अमूक वेगामध्ये जायचं तुम्ही त्या रेषेवर थांबू शकणार त्या रेषेजवळ गेल्यानंतर चार पावलं थांबला तुम्ही तरी तर मागची गती तुम्हाला काही काळ पुढे त्याप्रमाणे गंगेच समुद्रात काही वेग वेगवान रूप असत जिथपर्यंत तिचं वाहन आहे ना तिथपर्यंत ती गंगाच आहे जेव्हा तिचं वाहन थांबेल ती, ती था। जेव्हा स्थिरतेला पावेल तेव्हा त्याला समुद्र असं नाव दिलं जात मला सांग ती गंगा गंगापणाने वाहती असो म्हणजे वाहतूक पाणी असो तिला गंगा हे नाव दिलेलं असो तेव्हा ते पाणी कालांतराने स्थिरतेला पाहो किंवा समुद्रात गेल्यानंतरही काही काळ वाहतूक राहून पुन्हा स्थिरतेला प्राप्त हो जिथपर्यंत तिचं वाहतूर आहे तिथपर्यंत गंगा गंगापणे वाहो कुठपर्यंत फार मैलोगणित समुद्रात आहे आणि त्याच्या पुढे सिंधूपणाने ती स्थिरतेला पाहो दोन्हीचा विचार केला असताना जलदृष्टीने किंवा पाण्याच्या दृष्टीने आपण जर पाहू लागलो जलत्व वाहत्या पाण्यात जलत्व वा समुद्रात संचरणारं जे गंगेचं रूप आहे त्यातही आहे आणि पाणी जेव्हा स्थिर होतं त्यावेळी तिथे जलत्व जातीत काही फरक नाही जलत्व जाती समान आहे पाणीपणाने सगळीकडे सारखं रूप आहे त्यात काही फरक होत नाही वाहता हे संचरलेलं रूप आहे समुद्रामध्ये किंवा यामुळे जलपणामध्ये जसा भेद होत नाही वाहत्या पाण्यामुळे अमुक ठिकाणी हा पाने पाने भेद आहे मूल पाण्यामध्ये पाणीपणामध्ये जसा त्या तीन प्रकारच्या व्यवहारावरून कोणत्या प्रकारचा भेद दिसत नाही होत नाही होणं शक्य नाही पाणी पाणीपणाने जसं राहत असत त्याप्रमाणे पाण्याच्या दृष्टीने जसा त्यात भेद निर्माण होत नाही तसा हा दृंग्र असलेला परमात्मा त्या दृंग्रमेश्वराच्या ठिकाणी कालात स्थिती कालात व लय कालात अधिष्ठाना व्यतिरिक्त अन्य असूच शकत नाही असला तर तो अधिष्ठान रूपच असतो या न्यायाने <coughs> दृंग्र परमेश्वराच्या ठिकाणी कुठलाही फरक दिसत नाही हा तिथला नव लावा काही फरक नाही कारण आरंभी आपल्याला म्हणजे परवा सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण रूपात फरक पडू नये हे त्या परिपूर्ण रूपाचं वैशिष्ट्य आहे परिपूर्ण म्हणायचं आणि तो ओढी मला अमुची गरज आहे म्हणे त्याचा अर्थ परिपूर्णता नाही अपूर्णतेची जाणच भीप मागायला लावते म्हणताला नाही दुसऱ्याला मागे याचना करायचं काय कारण आपण सुखाची याचना दुसऱ्याकडे करतो याचा अर्थच असा की आपल्याला आपल्या स्वतःच्या ठिकाणी अपूर्णतेची जाण निर्माण झाली किंवा आपण अपूर्णा वृत्ती निर्माण झाली मग त्याचं कारण काय असेल ते ईश्वराला ठेव दोन कारण असू शकतात एक महत्वाचे कारण खरोखरीच आपण सुखापासून वंचित झालेले असलो पाहिजे किंवा सुखरूप असून असलं पाहिजे तरच माणूस अन्यत्र सुखाची याचना करणं संभवनीय हे कधीही संभवनीय नाही ग्रह्मात्र परमेश्वराच्या दृष्टीने ही याचना त्याच्या ठिकाणी कधी संभवतच नाही कारण ते परिपूर्ण रूप आहे किंवा असतो परंतु केवळ पाण्याच्या बर्फही असच असू शकतही दृष्टांत तसा बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी त्याला एक आकार प्राप्त होत किंवा विरघळलेलं बर्फ म्हणजे पाणी ती गोष्ट जशी पाण्यात दिसावी ती गोष्ट तुपाच्याही बाबतीत आपल्याला दिसून येते तूप घट्ट असो अगदी पातळ कोणत्याही दृष्टीने हे घट्ट तूप आहे हे पातळ तूप आहे द्रवीभूत पावलेलं तूप आहे पिंड हे प्रतीला येत आहे द्रवत्वरूपाने हे येत आहे येत असेल तर काय प्रतिती येणं त्या तुपाला जाऊन तुम्ही भेटा त्याला विचारलं ब तू एकदा पिंड रूपाने आला आता तो आम्हाला द्रव रूपाने प्रतितीला येतो आहे तुझं ते थिजणं आणि तुझं ते रूपामध्ये आम्ही पाहतो तेव्हा तू एका विशिष्ट आकाराने प्रती आणि आता मात्र तू द्रवितेला पावल्या कारणाने प्रवाहरूपाने वाट्या रूपाने तो आम्हाला प्रतीला येतो ज्या ठिकाणी खरोखरी आता भेद निर्माण झाला असला पाहिजे ते तूप म्हणत तूप या दृष्टीने तूपपणाच्या दृष्टीने असं जर तुम्ही पाहायला लागलात वृद्धत्व रूपाने जर तुम्ही माझ्याकडे पाहू लागलात तर माझ्या ठिकाणी ती सुद्धा माझ्या कानावर आली नाही माझ्या ठिकाणी भेद घडणं कधीही संभवनीय नाही कारण माझ पिंड रूप तरी घृतत्वयुक्त आहे आणि माझ द्रवर रूप तरी घृतत्व आहे घृतपणा तूपणा ही जी जाती आहे त्या पिंडातही तीच आहे तिच्यात कधीही भेद नाही होणं शक्य नाही पाहणाऱ्या क्षणभर थिजणं दिसत असे पाहणाऱ्याच्या दृष्टीने कदाचित क्षणभर विरघळणं दिसत असेल पण तूपणामध्ये भेद झाला नाही आता नाही पुढे होणं शक्य असा या सगळ्या बोलण्यातला सारा अर्थ था। आहे तसाच परमेश्वरा त्या ठिकाणी या अवस्था भेदा भेदाने वा या उपाधी भेदाने मूळ स्वरूपात येत किंचित भेद होत नाही हा त्यातला मूळ अर्थ आहे त्याचं जे अपूट अद्वै स्वरूप आहे त्या अपूट अद्वैत स्वरूपाला तुम्ही कोणत्याही प्रकारे विभाग करू शकत नाही तिथे भेद देऊ शकत नाही भेद निर्माण करू शकत नाही भेद त्याला शिवू शकत नाही हा या म्हणण्याचा सगळ्यांचा तात्पर्य अर्थ आहे सर्व म्हणजे अप्रयोजक अप्रयोजक म्हणजे प्रयोजन त्याला काही फळ नाही निष्फळ निरुपयोगी आहे अनुपयुक्त असं बोलणं माणसानं बोलावं तर नेहमी बोलण्यामध्ये माणसं अप्रयोजक बोलताना निष्फळ रीत बोलतात रीत बोलतात म्हणजे देणं नाचं घेणं नाचते आपलं घट्टाभर करमणूक करून निघून जाईल काय त्याच्यात विशेष महत्व आहे निरर्थक आहे कारण दोन्ही स्थितीमध्ये चूकपणा निळा नाही काही माणसं अशी असतात की अनवर्थ बोलायचं निरर्थक बोलायचं काही माणसाला सवय असते निरर्थक बोलायचं नसतं का हे कारण नाही त्याला विचारलं काय राह असं बोलला काय बिघडलं म्हणलं काय द्यायचं घ्यायचं थोडंसं बोलायचं त्याला काय करायचं ते महाराज सांगतात की तू त्याला तुम्हाला अशा वेगवेगळ्या रूपाने जरी पुष्कळ बोलला <laughs> तरी या बोलण्याला का हे अर्थ म्हणत असेल हा म्हणलं आता तुम्हाला आकार प्राप्त झालाय आता तू आता वाच झालंय अरे वाच झाले तरी तू पत आकाराला पावलं तरी ते तूपच आहे त्याच्या तूपणा तुझं बोलणं आड नेश्वर महाराज म्हणतात वन्ही वन्नी रूपाने असो किंवा वन्ही एखाद्या वेळी ज्वाला रूपाने असो तरी सुद्धा त्या अग्निस्वरूपाचा आपण विचार करा अग्निस्वरूपामध्ये तो ए, प्रतिती प्रतिती ला ला ए, दिवा, दिवा प्रतिती एक प्रतितीला येताना दोन रूपाने प्रतिती लावला एवढी गोष्ट कबूल परवा सांगितल्याप्रमाणे दिवा आणि दिवा लावणारा यात जसा भेद आहे तसा यांच्या मध्ये भेद नाही येते मात्र भेदाची एक पुणेपणा याच्यामध्ये काय तिथे भेद आहे भेदाची प्रतिती आहे इथे भेद नाही पण भेद प्रतिती आहे तिथे भेद आणि भेद प्रतिती म्हणजे माणूस वेगळा दिवा वेगळा म्हणून लावणारा आणि दीप आणि दीप लावणार याच्यामध्ये खरोखरीच भेद आणि भेदाची प्रतिती पण आहे आता प्रतिती आहे त्याच्यात काय बाबा इथे ज्वाला आणि अग्नी एकच आहे प्रवाहरूप पाणी आणि स्थिर पाणी एकच आहे किंवा घट्ट तूप फिजलेलं तूप किंवा विरघळलेलं द्रव्यभूततेला पावलेलं प्रवाहरूपतेला पा पावलेलं तूप एकच आहे पण भेदाची प्रतिती आहे मात्र धनक ठेवा दोन्ही ठिकाणी तिन्ही थी। ठिकाणी महाराज सांगतात अशी भेद प्रतिती जरी आली तरी अग्नि स्वरूपाचा आपण जर विचार करू लागलो अग्नि दोन रूपाने तुम्हाला प्रतितीला आला तरी अग्निस्वरूपामध्ये भेदभाव कधीही निर्माण झाला नाही बारकाव्याने विचार करणारा तिथे त्याला भेदभावाची प्रतिती पण येत नाही म्हणूनच कोणी जर असं म्हणेल अग्नी एक अग्नीची ज्वाळा एक एक अधिक एक दोन असं जर कोणी मोजू लागेल तर महाराज म्हणतात अशी गणना करता येत नाही करता येणार नाही कुणी जर करू लागला तर समजावं की बहुतेक डोक्याचं खोबं झालेलं दिसतं अग्नि आणि अग्नीच्या ज्वाला याच्यामध्ये दोन म्हणून मोजायचं काही कारणच नाही पडे असं इतकं त्यांचं एकत्व असल्या कारणाने असं दोन रूपाने तुला मोजता येत नाही प्राप्त होत नाही किंवा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एकमात्र वन्हे मात्र या रूपाने जसा वन्य राहतो त्याचप्रमाणे मात्र परमात्मा आपल्या स्वरूपाने सदा एक रूप आहे अद्वैय स्वरूपाचा आहे ज्वाला अग्नी हे दोन्ही निराळे मानता येत नाहीत कारण हे दोन्ही म्हणून निराळे नाही द्रष्टा द्र, या दोन्ही आणखीन एक गोष्ट सांगतात आपल्या ते या तीन दृष्टांताचा आपण विचार करा तिन्ही दृष्टांतामध्ये आपण विचार केला असताना आपल्याला असं दिसून येईल कि पहिला जो दृष्टांत आहे त्या दृष्टांतामध्ये पाण्याचं जे वर्णन केले ते वाहतूक पाणी आणि स्थिर पाणी तर वाहत्या पाण्यामध्ये आणि स्थिर पाण्यामध्ये आणि स्थिर असणेपणा असा भेद आपल्याला प्रती दिलायचा जलस्वरूपाने दोन्ही एक असले तरी हा इतका किंचित त्याच्यात फरक दिसून किंवा स्थिर पाण्याचा जो भाग आहे तो त्याला पाहण्याकरता तिथपर्यंत आपल्याला जायला वाहतं पा असतं इथे पाहता येईल म्हणजे जे स्थान आहे ते आणि स्थिर पाण्याच जे स्थान आहे ते याच्यामध्ये स्थान भेद आहे ठिकाणाचा भेद आहे किंवा आपण हा या जलतरंगाचा दृष्टांत घेतला तर त्याच्यातही स्थान भेद आहे आपण जर हा अग्नीचा दृष्टांत घेतला अग्नीच्या दृष्टांत तुपाचा दृष्टांत घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा घनिभाव आहे द्रवी भाव आहे त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये द्रवी भावाला प्राप्त होणार असा त्यांच्यामध्ये अवस्थाभेद आहे एकामध्ये स्थलभेद आहे एकामध्ये अवस्थाभेद आहे अग्ने आणि ज्वाला यांच्यामध्ये जरी आपल्याला अवस्थेचा अगर स्थलाचा भेद दाखवता आला नाही तरी दोन रूपाने त्यांचं सहचर्य असं सांगितलं जात दोन रूपाने त्याची प्रतिती येऊ शकते सहचर्याने पण दोन आहेत असं आपल्याला दिसत कारण अग्निच एकदा ज्वालेच्या रूपाने अग्नीच एकदा अग्निरूपाने स्वतंत्र प्रतितीला येऊ शकतो असं जर आपण पाहिलं तर असा काहीसा भेद आपल्याला त्यामध्ये दाखवता येतो मग भेदा सारखा आहे एवढं कारण ते त्याच्या शकत नाही काल पण इतका तरी भेद बोलण्या इतपत निर्देश करण्या इतपत तरी इथे भेद आहे महाराज सांगतात आत्मस्वरूपाचा आपण विचार करू लागलो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेद आहे कोणताही भेद तुम्हाला सिद्ध करता येत नाही त्याच कारण असं कि द्रष्टा आणि दृश्य या ज्या दोन अवस्था आहेत या अवस्थांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही दशा या दोन्ही अवस्था दोन्ही स्थिती दृष्ट्याची अवस्था घ्या की अवस्था घ्या दोन्ही अवस्था वांझटा आहेत या वांझटा म्हणण्याने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला स्वच्छ मिथ्याचं प्रतिपादन केलं आहे वांझटा असण्याचाच अर्थ असं की त्या खोट्या आहेत मिथ्या आहेत विचारदृष्टीने पाहिला असताना त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा व्यवहार होत नाही असून नसून समान आहे का त्याच कारण असं कि वस्तुस्थितीने जो आत्मा आहे त्या आत्मदृष्टीचा जर आपण विचार करू लागल किंवा विचाराने आत्म्याकडे जर आपण पाहायला प्रवृत्त झालो तर त्या पाहण्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की काय पुढे पाहता एकी का म्हणतात विचारदृष्टी पाहता शब्दाचा अर्थ विचारदृष्टीने पाहता एके काष्ठा एके शब्दाचा अर्थ एक काष्ठा शब्दाचा अर्थ सीमा काष्ठा शब्दाचा अर्थ आहे मर्यादा परमसीमा आत्मा म्हणजे काष्ठा आहे म्हणजे सीमा आहे मर्यादा अगदी शेवटची मर्यादा याच्या पुढे आता मर्यादा नाही वेदोपनिषदात सुद्धा सा, सा परागती असं वर्णन हा शब्द तिथे आहे ती परागती आहे ना शेवटची ब्रम्हवीद आपणवती परम इथे शंकाकाराने असं विचारलंय की परम श्रेष्ठ अवस्थेला श्रेष्ठ अवस्थेला म्हणजे कोणापेक्षा श्रेष्ठ असं विचारणाऱ्यांनी विचारलं त्याचं उत्तर दिले सर्वासात परम कोणापेक्षा नाही सगळ्यापेक्ष म्हणजे सापेक्ष रीतीने ती सीमा नसून निरपेक्ष परमसी ज्ञानेश्वर माउलीने हा शब्द असा निराळ्या रूपाने एका ठिकाणी वापरला परमसीमाऊली आत्मा प्रियाची जशी परमसीमा त्याप्रमाणे एकत्वाची निरपेक्षतेची निर्विशेषतेची आणि परमसीमा म्हणजे हा आत्मा हा द्वयाची परमसीमा, परमसीमा। कारण एक म्हटलं की त्या दोनाच्या सापेक्ष असत एक म्हणणं जिथे संभवत नाही जिथे दोन पणाचं सापेक्षत्व नाही असं असण याला म्हणायचं निरपेक्षतेची सीमा पण निरपेक्षची आपण एकटा असं म्हणतो असतो त्यावेळी दोन पणाचं त्याच्यामध्ये भान असत कल्पना असत ती ही कल्पना जेथे संभवत नाही अशा प्रकारचा हा आत्मा असल्या कारणाने विचारदृष्टीने जर आपण पाहू लागलो तर विचारदृष्टीने निर्धर्म कतेची कर्मविवर्जिततेची धर्मविवर्जिततेची विशेष विवर्जिततेची विशेषांच्या अभावाची परमसीमाल तर अत्यंत निर्विशेषतेची परमसीमा म्हणे आणखीन तुम्हाला जास्त अत्यंत म्हणण्यामध्ये ही गोष्ट सूचित होत असली तरी अजून चांगला पक्का ध्यानात येण्यासाठी म्हणून अत्यंत निर्विशेषतेची परमसीमा म्हणजे काष्टा अगोदर ही स्थिती असल्या कारणाने ती स्थिती इतकी जर परमस्थिती तुम्ही ध्यानात घ्याल तर ती केवळ स्फूर्ती मात्र कर, ती केवळ ज्ञान मात्रच आहे स्फूर्ती शब्दाचा अर्थ तुम्हा आम्हाला होते ती नव्हे हे स्फूर्ती शब्दाचा अर्थ आहे स्फूर्ती म्हणजे केवळ ज्ञान मात्र अवस्थेचं नाव स्फूर्ती असं आहे स्फूर्ती वाद सांगणारा हा भाग निराळा आणि स्फूर्ती ही निराळे स्फूर्तीवाद म्हणजे स्फूर्ती झाली स्फुरण घडलं गल। तर घडलेलं स्फरण नवे अंगाने स्फुरण आहे स्फूरद्रूप आहे स्फूरद्रुपता म्हणा म्हणा किंवा आणि वापरला जातो स्वरूपभूत ज्ञान वृत्तीत होणार स्फूरण निराळ आत्मरूप असलेले ही स्फूर्ती निराळे किंवा परमेश्वराच्या स्फूर्तीने हे सगळे पदार्थ प्रकाशित होणं हे निराळं आणि परमेश्वराची अंगभूत असलेली जी स्फूर्तीची निराळे या सगळ्या जगताला तो देव धारण करतो कसा धारण करतो सत्ता स्फूर्ती प्रधानत्वाच्या रूपाने धारण करतो त्या रूपाने यांच भरण पोषण करतो हे जे आहे हे निराळ आहे आणि याहून या, या सापेक्षेतीचा परित्याग करून त्याची जी स्फूर्ती आहे ज्याला केवळ ज्ञान असं म्हणता येईल केवळ दृंगमात्र स्थिती असं म्हणता येईल ज्याला दृत असं म्हणता येईल ते हे रूप आहे व्यक्तिमात्र हे रूप आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सरते शेवटची अत्यंत निर्विशेषतेची परमसीमाली तर ती केवळ स्फूर्ती मात्र आहे त्या स्फूर्ती मात्र स्वरूपामध्ये कुठलाही तुम्हाला विशेष दाखवता येणार नाही म्हणजे दृश्य विशेष दाखवता येणार नाही द्रष्टा विशेष दाखवता येत नाही कारण आरंबी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दृश्य उपाधी किंवा हा व्यवहार करण्यासाठी विषयाचा जडाचा उपाधी असावा जडोपाधीने दृश्यत्व प्राप्त होत जडातल्या उपाधीने दृश्यत्व प्राप्त होत जडातल्या उपाधीने नामान उपाधीने द्रष्टुत्व प्राप्त होतं परमेश्वरा त्या ठिकाणी ना जड समोगुणात्मक उपाधी आहे ना जड सात्विक उपाधी आहे जड तामसी व जड सात्विक अशा दोन्ही उपाधींचा त्या परमेश्वराच्या ठिकाणी अभाव असल्याकारणाने तेथे द्रष्टा आणि दृश्य या भावाचा संभव नाही व त्या सात आणि परिणामात ज्याला अंतर्षाचा लंबी भाव असं म्हटलं जात त्या वृत्तीचा अभाव असल्याकारणाने दृष्टीचाही नामदर्शनाचाही अभाव आहे अशा रीतीने त्रिकुटीचा अभाव असलेले हे रूप असल्यामुळे ते केवळ स्वयं सत्तारूप आहे स्वयं स्फूर्ती रूप आहे स्वयं अद्वय रूप है स्वयं आनंद रूप है। असा है सदरूप चिद्रूपल ज्ञानेश्वर महाराजी एक शब्द फक्त ही तला है। तो घोर्ति मात्र ही जी परमसीमाल ती केवळ स्फूर्ती मात्र के कुठल्याही प्रकारचा व्यवहार नाही द्रष्टा दृश्य या भावाहून ती अतिशय आहे असली ही स्फूर्ती असं आपण लक्षात ठेवा काव्य स्फूर्ती झाली मला अमक्या माणसाला कामूक बोलण्याविषयी स्फूर्ती झाली मला आदेश आला आदेशातली स्फूर्ती ही नव्हे हे स्फूर्ती म्हणजे अशा स्थितीला असं तुम्हाला दृश्य किंवा द्रष्टा या दोन्ही दशा खोट्या आहेत वाटा म्हणजे खोट्या आहेत मिथ्या आहेत विचारदर्शिने पाहिले असतात शेवटची निष्कर्म स्थिती स्फूर्ती मात्रच आहे हा निष्कर्म स्थिती म्हणजे निष्कर्म दशा सर्व धर्म विवर्जित अशेष विशेषांचा जिथे सर्वतोपरी अभाव आहे शून्य ते महाशून्य तुमचं शून्य असेल तर आमचं महाशून्य त्याच्यापेक्षा सूक्ष्म तुम्ही त्याला शून्य म्हणताना शून्य म्हणजे निर्विशेष आमचं महानिर्विशेष घ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या असा दुसरा शब्द वापरून जे असं म्हटलं तसं तुम्ही त्याला म्हणताना आम्ही महाशून्य म्हणतो तुम्ही निर्विशेष म्हणताना आम्ही अत्यंत निर्विशेष म्हणतो तुम्ही अत्यंत निर्विशेष म्हणताना आम्ही अत्यंत निर्विशेषाची परमसीमा म्हणतो घ्या अत्यंत निर्विशेषाची परमसीमा म्हणतो सा काष्ठा सा परागती आता ह्याच्या पुढे मात्र गती नाही हेच शेवटची गटी हीच शेवटची सीमा आहे अशी जी निर्विशेषाची परम सीमा असेल ती म्हणजे नाही स्फूर्ती मात्र वाचली तरी काय देखील ज्ञानेश्वर आणखीन आपल्याला प्रश्न विचारतात आता व्यतिरिक्त दृष्टीने बोलतात अधिष्ठान दृष्टीने बोलतात अनि स्वच्छ शब्द इथे वापरला जात आहे ये स्फूर्तीकडून पाहत तर खरंच पण कोणत्या रूपाने पाहिजे स्फूर्तीकडून पाहिजे म्हणजे आत्मदृष्टीने पाहिजे आत्मदृष्टीने जर आपण पाहू लागला अधिष्ठानाच्या दृष्टीने जर आपण पाण्याला प्रवृत्त झालो तर आपल्याला असं दिसून येईल की स्फूर्ती मात्रा विना अन्य दुसरं यळ मात्र नाही दुसरं तर मग काय पाहून हा दृष्टा होणार काय देखुनी देखतू असे देखतो म्हणजे द्रष्टा असेल काय पाहुणी म्हणजे कोणता कोण असं दृश्य आहे की ज्या दृश्याला पाहून हा द्रष्टा होईल देखतू असे देखतो शब्दाचा अर्थ द्रष्टा होईल द्रष्टा होण्याकरता दृश्य असावं लागतं ना आत्मस्वरूपाकडून दृश्याची सिद्धी होते आत्मस्वरूपाकडून स्फूर्तीकडून पाहू लागलो की दृश्याचीच सिद्धी होते आणि दृश्याची सिद्धी होत नाही म्हणूनच हा द्रष्टा कसा होईल काय पाहून हा द्रष्टा होईल काय पाहून द्रष्टा होईल म्हणजे काय पाहण्यासाठी जर दृश्य नसेलच हा द्रष्टा होईलच कसा हा त्या म्हणण्यात अर्थ आहे कारण आत्मदृष्टीने विचार करते वेळी व्यरका जो विचार करते त्या वे व्यतिरिक दृष्टि मे दुसा पदार्था सिद्धि होती केवल निर्विशेष आत्मस्वरूप होता निर्विशेष परमत्मा समझल कर्तव्य मानता निर्विशेष समन्वया दृष्टि ने अन्वया की भूमिका संगने करता जे लोग प्रवृत्त होता लिखल की एक तो कल ना समझा कहत तर त्यांनी बुद्धीपुरस्तर ही डोळेझार केलेली असं दादा तात्याने लिहिले त्यांची ही डोळेझाकी आहे त्यात आपल्याला एवढंच सांगायचं त्यांची ती अज्ञानाची स्थिती असो का डोळेझार पण असो आपल्याला त्या त्यांच्या स्थितीचा विचार करायचा आता आपण विचार करायला प्रवृत्त झालोय तेव्हा आपण असा विचार करायचा की आत्मदृष्टीने पाहू लागला असताना व्यतिरिकाच्या दृष्टीने पाहू लागला असताना निर्विशेष सत्सामान्य स्थिती राहते त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी येथे स्फूर्ती मात्र असं म्हटलेलं दुसरा शब्द आपल्याला स्फूर्ती मात्र म्हणायचं असेल तर स्वरूप चैतन्य असं त्याला दुसरं नाव देते स्फूर्ती म्हणजे स्वरूप चैतन्य केवळ स्वरूप चैतन्य त्याला दुसरं काही नाव द्यायचं नाही त्याचाच हा पर्याय किंवा तुम्हाला नेहमीचा परिचयाचा शब्द म्हणजे स्वरूपभूत ज्ञान तिसरं नाव आपलं परिचयाच नेहमीच म्हणजे स्वरूपात किंवा द्रष्टा दृश्य याहून अतीत असलेली कोण सदरूप चिद्रूप आनंद रूप अद्वयरूप असलेली स्थिती त्याचं नाव स्फूर्ती मात्र ते स्फूर्ती मात्र आहे तद् व्यतिरिक्त तिथे काहीही नाही एकमेवाद्ती आहे नेह नाना त्या व्यतिरिक्त त्या स्वरूप होत ज्ञाना व्यतिरिक्त त्या स्फूर्ती व्यतिरिक्त स्वरूप चैतन्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही असं जर काही नाही असं निपटून असं आणण्याचा निषेध करते तर मग विलास नाही असेळा उल्लेख करायचं काय कारण आहे श्रुतीला जर असं काही सांगायचं असतं तर तिने असं म्हटलं असत कि विलासा व्यतिरिक्त काहीही नाही सर्वज्ञ असल्या करण्यातील असं नक्की बोलता आला असत्या अर्थी तिने सर्वांचा निपटून निषेध केलाय त्या अर्थी तिथे विलासाचाही निषेधच केलेला आहे तुम्हाला स्फूर्ती मात्र म्हणता येईल विलास म्हणता येणार कसलाही म्हणता येणार ना तुम्हाला विलासच म्हणता येणार विलास नाही हे सांगण्याची वेगळी गरज नाही सांगण्याची आवश्यकता नाही का त्याच कारण द्रष्टा आणि दृश्य या दोन भावाहून हातीत असलेलं मात्र चैतन्य दृगरूप असं जे स्वरूप चैतन्य स्वरूप चैतन्य जर शिल्लक राहत असं नक्की ठरलं तद्व्यतिरिक्त काहीही नाही असं जर ठरलं तर विलास नाही अजून हे वेगळं काय सांगायचं कारण सहजच नाही याच्यावर कोणी लक्ष ठेवायला तयार नाही स्फूर्ती मात्रा वाचून नाही स्वच्छ निहनास्ती किंचन ह्या शब्द हाच अर्थ आहे की स्फूर्ती मात्रा वाचून किंचित मुद्दाम अधिक काहीही एवढा शब्द मात्र अध्यारूप करायचा नाही म्हणायचं मराठा एवढा शब्द स्फूर्ती मात्रा, मात्रा वाचून नाही तो मात्र शब्द काय सांगतोय स्फूर्ती मात्रच आहे तद्व्यतिरिक्त काहीही नाही असा तो मात्र शब्द सांगतो मात्र हा शब्द अन्नचा व्यावर्तक नाही हा शब्द व्यावर्तक आहेच मात्र शब्द त्याच्याकरता घातलाय त्याचं कारण निघतोच सांगण्याकरता आपण जेवायला यायच बरं का आपण म्हणजे आपण एकटं यायचा असा त्याचा अर्थ कोणा तक्रार सांगितलं म्हणजे दुसऱ्याला कोणाला घेऊन यून, येऊ नका तुम्ही आमंत्रित एवढे या सन्मानित पाहुणे बरोबर घेऊन येऊ नका पुन्हा त्या सगळं असं बरोबर घेऊन येऊ नकालायच बरे आपलं गबाळ त्या गबाळ आपले निघाले घेऊन असं चालणार नाही सकारात्मक ज्या अर्थी तो सांगतो या पासावर वगैरे लिहिलं जात या पासाचा या तिकिटाचा फक्त एकानेच उपयोग करावा याचा आहे त्याचा दुसऱ्या घेणाऱ्या व्यक्ती उपयोग होणार नाही हे हस्तांतरित करता येणार त्याच्या पुढचं म्हणजे तुम्ही व्यक्तीला द्याल तुम्ही एकालाच द्याल पण हस्तांतरित केलं तरी तिकीट वालेू शकतात काही नाही याचा अर्थच असा की तुम्हाला विलासही म्हणता येणार नाही म्हणायचं असलं तर एवढं म्हणा स्फूर्ती वाद मध्ये स्फूर्ती मात्रा वाचून नाही असं आमचं म्हणणं आहे चांगली गोष्ट आहे स्फूर्तीकडून स्फूर्ती मात्रा वाचून नाही तरी काय देखोनी हा देखतो असे <laughs> स्फूर्ती मात्रा वाचून त्या ध्रमात्र परमेश्वराच्या दृष्टीने जर दुसरं काही नाही तर हा कोणाला पाहून काय पाहून हा देखता होईल हो कारण दुसरा पाहायला पदार्थ सिद्ध होत नाही ना असा प्रश्न विचारला ज्ञानेश्वर महाराजांनी याचा अर्थ आम्हाला कोण तो द्रष्टी लागला म्हणू नका नाही तुमची सिद्धीच होत नाही तर तुम्हाला हा द्रष्टा होतो म्हणजे होत नाही त्याच उत्तर काही नसल्यामुळे तद्व्यतिरिक्त दृश्याची सिद्धीच होत नसल्यामुळे दृश्याला पाहून हा द्रष्टा होत नाही असं त्याच सरळ उत्तर आहे पुढे फरके ना दिसते ना मागे डोका नेखते पाहता येणे ये स्वच्छ लिहिले महाराज महाराज म्हणतात पुढे फरके ना फरके या शब्दाचा अर्थ फडकणे <laughs> पुढे दृश्य म्हणून फरकत नाही किंवा मागे द्रष्टा म्हणून डोकाविना तोंड सुद्धा दाखवेल समोर सुद्धा येत फरके शब्द पुढे येणे फिरकणे समोर सुद्धा फिरकत वाऱ्याला सुद्धा फिरकत नाही त्याच्या म्हणजे पुढे दृश्य म्हणून जर फिरकत नसेल दृश्य म्हणून जर समोर यायला ते तयार नसेल आणि माझी द्रष्टा म्हणून जर डोकावीत नसेल तर याने आपणच आपल्याला पाहिले म्हणजे ते पाहणं स्फूरदरूपच नाही का दुसऱ्याची काय सिद्धी कोणाचे सिद्धी होते बघा किती गोड लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी आश्रय आणि विषय ने आणि मागे ज्ञाचा त्याचं स्वच्छ इथे वर्णन केलं मला आपले धावे पुढे पुढा घालून गुंडा ने याचा अर्थ फिरके ना मागिले ज्ञातृत्वाकडे उभारी ते इथे नाही म्हणजे ज्ञातृत्व नाही दृश्य नाही द्रष्टा नाही किंवा आश्रय नाही विषय नाही आश्रय विषय नाही हे सांगण्याकरता दृश्य पुढे फिरके ना याच नाव विषय नाही मागे द्रष्टा डोकावी ना आश्रय नाही आश्रय विषय यांच्या वाढविस्तारात जे नांदत ते वृत्ती ज्ञान असत आश्रय विषयाला सोडून जे ज्ञान नांदत असत त्याला स्वरूप होत ज्ञान म्हणतात या ओवीला धरून जर आपल्याला दोन ज्ञानांची व्याख्या करायची ठरली तर अशी करायला हरकत नाही हे ज्ञान वृत्ती ज्ञान ज्याच्या मागे द्रष्टा नाही ज्याच्या मागे दृश्य कधी फिरकत नाही आणि ज्ञान मात्र आहे मग ते स्वरूप होत ज्ञान त्याला तिथे महाराजांनी लिहिले स्फूर्ती मात्र त्याच्या वाटून दुसरं काही आपल्याला नेहमी आश्रय विषयाच्या ज्ञानात वावरण्याची सवय आश्रय विषयाला सोडून ज्ञान एक गोष्ट असू शकते याची आपल्याला कल्पनाही नाही समजा एखाद्याने दिली तर ग्रहण करण्याची अक्कल नाही बुद्धी नाही एखाद्याने सांगितलं की अरे याला सोडूनही एक ज्ञान आहे किंवा त्या ज्ञानावरच हे ज्ञान राहू शकत तर त्याचं डोकं अशी काही देवानी ठेवण करून ठेवले असते त्या बुद्धीची या आपल्याला कळायचं नाही सांगितलं ऐकायचं अशा ठेवणीच्या बुद्धीला ठेवणी करून ठेवलेली असते जगामधल्या आश्चर्यामध्ये याच एक नाव घालून हो ठेवायला पाहिजे अशी स्थिती आहे पण असं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाच्या पुढे दृश्य नाही ज्या ज्ञानाच्या मागे द्रष्टाने तो डोकावीत नाही त्याच कारण आहे महाराजांच्या पद योजनेत दृश्य समोर फिरकत आहे पुढे ते येतात आणि द्रष्टा डोकावीत असतो म्हणजे तो पाहत दृश्य डोकावीत नाही डोकावणं हा शब्द दृश्याकडे लागणार नाही कारण ते जेवढ्या इकडे चिदाभास असल्या चेतन असल्या इकडे बरोबर आहे चेतन म्हणून आश्रय म्हणून त्याचं महत्व असल्यामुळे आश्रय डोकावीत नाही आणि दृश्य फिरकत नाही म्हणजे पुढे दृश्य फिरकत नाही मागे द्र आश्रय म्हणून तो डोकावीत नाही द्रष्टा आणि याला सोडून दोन नाही आश्रय आणि विषय या दोन्हीला सोडून जर याने आपण आपल्या स्वतःला पाहिलं तरी ते पाहणं स्वर ध्रुपत आहे ना द्रुपत आहे व्यतिरिक्त दुसरा काही पदार्थ सिद्ध होत नाही हा या म्हणण्यात अर्थ आहे ज्ञानाला पाठ नाही पोट नाही बरोबर पाठ नाही मागे आश्रय नाही पोट नाही त्याला पुढे विषय त्याची ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना सर्वत्र जैसे गगना वायू संचारे गहाराज म्हणतो वायू जैसा सर्वत्र गगना संपूर्ण गगनामध्ये जसा वायू ओतप्रोध असतो त्याला आगापिशाने गगना संपूर्ण गगनामध्ये जसा वायू ओतप्रोध असतो त्याला आगापिशाने समोर कि पाठी मोरा हे न कळे का परिपूर्ण आहे सर्व व्यापक आहे त्याला आणखीन काही दृष्टांत दिला दृष्टी पुढे फडकत नाही अथवा द्रष्टा मागे रोकायच नाही दृष्टांत सांगतात कल्लोळे गडी घासरी हे अगदी साधे सोपे दृष्टांत आहेत कसं भिन्न सिद्ध होत नाही कल्लोळ पाण्यामध्ये नेऊन बुडवले फार तळापर्यंत नेऊन बुडवले सोने सोनी पांघर्याला सोन्याचं पांघरून घातलं जे पाय गुंतले तिथे दृष्टी अशी पडत होती <laughs> त्या दृष्टीचे पायाच्या दृष्टीमध्ये गुंडाळून ले पडली महाराज म्हणतात काय विशेष घडले त्याच्यामध्ये काढलं नाही हा किंवा कल्लोळ पायात गुराणी सोने पांघरले दृष्टीचा पाय दृष्टीचे गुंतला श्रुतीशी मिळवली श्रुती हा शब्दाला शब्द आणून मिळवला काय त्याचा उपयोग होणार आहे धृतीशी मिळवली धृती गंधाला गंध परिमलाला परिमळ लावला चंदनाला चंदनाची उटी लावली काही जेवायला बसलेली तृप्ती वाढली त्याला तृप्ती तृप्ती वाढलेली तृप्ती खाऊन तृप्ती तृप्त झाली वाघव्यवहार आहे वस्तुस्थितीने काही घडल्याने जस शब्दा मिळला गंधाला गंध मिळला किंवा तृप्ती तृप्तीच वाढली गुळे परवडील मेरू सुवर्णे गुळ आणला माखला माफला पोटभरून सगळेकडून किंवा मेरू पर्वत पुन्हा सोन्यानं मडवला किंवा अग्नी घेऊन जायचा होता कशात गुंडाळाचा अग्नीनेच अग्नि गुंडाळला किंवा त्याच्या ज्वाळांनी अग्निला गुंडाळला माखले, मढविला, हे सगळ्यात आवड आहे कारण हे सगळे उदाहरण्यास परिच्छिन्नाचे तिन्ही चारही दृष्टांत हे सगळे परिच्छिन्नाचे हा दृष्टांत व्यापकात नियम आहे परिच्छिनात काही क्रिया बोलणं तरी संभवत आहे व्यापकामध्ये क्रिया कधीच संभव होत नाही दृष्टांत तसा शोधून काढला की व्यापक पदार्थामध्ये क्रियेचा असंभव आहे एकत क्रियेचा एकत्वा क्रियेचा असंभव आहे व्यापकात क्रियेचा घेणे घेणे तर वरती जे दृष्टांत आहे ते एकत्र कन्नड आणि पाणी एकच असल्यामुळे बुडवण्याचा व्यवहार सोनं आणि सोनं एकच असल्या कारणाने त्याने त्याला पांघरावणं संभवत नाही दृष्टी दृष्टीनं एकत्रात हा व्यवहार करत नाही शब्द शब्दाला मिळवला म्हणजे एकत्रात व्यवहार करत नाही गंधाने हा गंध मिळवला करत नाही तृप्तीने तृप्तीला वाढलं किंवा तृप्ती तृप्तीला वाढले गुळानेच गुळाला नेहरू पर्वत सोन्याने मरवला या सगळ्या म्हणण्यामध्ये किंवा अग्निमडाला या म्हणण्यामध्ये एकंद्रात व्यवहार घडत नाही व्याय कुठं कुठं घडत नाही सांगतो एकंद्रात व्याय घडत नाही पहिल्यांदा सत्य ग्रहात व्याय घडत काय मेना करायचं ग्रोहित पण ते जर सत्य असेल तर व्याय घडणार त्याला उदाहरण बाजारात जर आपण गेलो दुकानदार म्हणतो वस्त्राची किंमत वस्त्राची काय किंमत ते म्हणाले वस्त्राची किंमत एकशे एक रुपये आम्ही काय विचारतो त्याला हे खरं काम त्याला विचारतो आणि त्याला काय विचारतो हे नक्की का आणि खरं का म्हणून त्याला हे नक्की का हाच भाव काय तिथे काय एकच भाव सत्य पूर्ण खरेदी लिहून गेले एकच बाब आपण गेलो तिथे आपण म्हणजे बाबा आम्ही पाहून ते आपल्याला एवढं नक्की करत एकच बाब सत्य झालं ना त्याचं जर सत्य एकच गाव असेल तर आपण सत्यवर एकच गाव असं म्हणून बघलो घडणार दोघे जर सत्य होऊन बघतील तर वार घडणार नाही एक तर त्याने एकशे एक तर नव्याण्णव केलं न घडणूक नाही व्यवहार घड दोन्ही एका विशिष्ट व्यवहारात बघतील व्यवहार घडणार दोन्ही कडे व्यवहार व्यापार पदा त्यात व्यवहार घडत घडतो व्यवहार कल्पितात व्यवहार कल्पित द्वेता व्यवहार घडत कल्पित व्यवहारामध्ये व्यवहार करतो पण कल्पित व्यवहाराविषयी सत्यत्म निश्चित असेल तर दुःख होतं निष्ठ्यात्म निष्ठाय असेल तर दुःख होतं कायदा वाचा आता निश्चयाचा अधवैदात व्यवहार घडत नाही सत्यद्वेतात व्यवहार घडत नाही व्यापकात व्यवहार घडत नाही व्यवहार घडतो त्या कल्पित व्वैताविषयी जर कल्पितत्वाची बुद्धी असेल नाही सत्यत्वाची बुद्धी असेल तर आपल्या पुढे जोपलं आणि त्यांनी ठरवलं की आता कायमची विश्रांती घे किती दिवस आपण कोकण संगीत राहिलं काहीतरी आपण आपल्यासाठी करायला हवं काही म्हणून घेण्यासाठी नव नभाच्या आता सहयेवर निघावायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोण निघलं आणि कोणावर निघायला गेलं झोपायला कुठे गेलं इतकं नव्हे तर आता जागायचं तरी कोणी जागायचं कोण झोपलं कुठे झोपलं किंवा झोपलं आता जाग झालं कोण जागवणार आणि कसं जाणवणार हे सगळे व्यवहार असंभवनीय कारण व्यापक पदार्थात ही कुठलीच क्रिया घडत नाही असत फार काय बोलाय लवकर लभाचे तर मग रिझाव्याची कोणी राहायची कोणी हा वेळ पाहिला आहे पाहिला जायचा आणि न पाहता काही पाहण्याचा प्रकार घडला किंवा काही प्रकार घडला नाही घडला तरी न पाहण्यासारखा काही न पाहता तळेला मी द्रमात्र येतो पाहिलामुळे काय मुख्य गोष्ट तुमच्या म्हणण्यामुळे त्याच्यावर काही विशेषत्व होणार नाही तो सद्रूप आहे तो चिद्रूप आहे चिद्रूप असल्यामुळे तुमच्या म्हणण्याने त्याच्यामध्ये काही व्यवहार तरी दे तो व्यवहार घडूनच न घडला म्हणून आत्मा आदवाही आहे आणि आत्मा व्यापकही आहे आदवा करत नाही व्यापक आहे एक पदार्थात्म वर्गात लागतील आजही आणि एकच आहे मग त्याच जरी करत नाही आत्मा एक आहे त्याच व्यवहार करत नाही आता व्यापक आहे तर त्याच व्यवहार करत नाही आता आता व्यापक आणि एक व्यापकाशी व्यापक असलेला निर्तीशी व्यापक असलेला आणि एक मे वाटली परमात्मा हा व्यवहार कसा करेल त्याच उत्तर हा घडणं शक्य नाही आणि काही न बाहिलं अंगाने तू पाहणार आरे त्याच्या पाहण्या पाहण्याच्या व्यवहारावर प्रकार पाणी पण अवलंबून नाही अंगाने तू पाण्यावर असल्या कारणाने निर्मात्र स्थितीमध्ये तो सदा असतोच असतो हा या म्हणण्याचा त्याचप्रमाणे याचा पाहण्याचा प्रकार आणि उद्या पाहिल्यास काय पाहण्याचा प्रकार म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन असा प्रकार घटला तरी सुद्धा न पाहिल्यासारखा आहे त्याच कारण याच्या व्यतिरिक्त द्रष्ट्याला दृश्याला दर्शनाला स्वतंत्र काही पाहिलं नाही अंगाने द्रष्टा येतो ब्रह्मात रूप आपल्या काही नाही त्याला दुसरेची काय गरज आहे तुमचं त्या राजाचं उद्याने सांगितलं तुमच्या म्हणण्यावर तो राजा होत नाही तुमचा न राजा होत राजा आहेत त्याला जाणीव करून दिली उत्तम गोष्ट आहे त्याला जाणीव आहे म्हणजे ब्रह्मात स्वरूप आहे स्वरूप चैतन्य स्फूर्ती मात्र आहे त्याच्यामध्ये विशेष आता कोणताही नाही हा या म्हणण्यात भाग आहे बाकीचा विषय आपण पुर्णाली बुरादारी मिट्डोल, श्लीव नानवे, खुपारां, श्लीव भुरू, साखरेमाना थित्याख,